वाल्मिकी रामायण सुंदरकांड सहास दशरथपुत्र राम तो मणी हृदयाला लावून लक्ष्मणासह राम शोकाने व्याकुळ झाला आणि अश्रुपूर्ण नेत्राने सुग्रीवाला म्हणाला आपल्या वत्साविषयी प्रेम असणाऱ्या गायीला जसा पान्हा फुटतो तसा माझ्या सुद्धा हृदयाला श्रेष्ठ मणी बघून पाझर फुटत आहे हे मणिरत्न माझ्या श्शुराने वैदेहीला दिवविवाहाच्या वेळी दिले होते तिच्या मस्तकार बांधले असताना ते किती शोभत होते हा जलातून उत्पन्न झालेला मणी पूर्वजांनी पूजलेला यज्ञात यज्ञात परमसंतुष्ट होऊन धीमान इंद्राने दिला होता सौम्य हा श्रेष्ठ मुणी बघून मला यावेळी वडिलांचे तसेच वैदेह राजाचे दर्शन घडल्यासारखे होत हा मुणी माझ्या प्रियेच्या डोक्यावरच शोभून दिसतो याच्या दर्शनाने तीच येथे आल्यासारखी मला वाटते सौम्या वैदही सीता काय म्हणाली ते पुन्हा मला पुन्हा पुन्हा सांग तिचे शब्द म्हणजे प्राण जात असलेल्यावर शिंपडले पाणीच जणू लक्ष्मणा हा जलात जन्म पावलेला म्हणी मी पाहता आहे पण वैदेही मात्र आलेली नाही याहून अधिक दुःखाची कोणती गोष्ट असेल एक महिना वैदेही प्राण धरणार म्हणजे बराच काळ जगणार होण्याची पण त्या काळ्याभूर डोळ्यांच्या सुंदरी वाचून वीरा मी मात्र क्षणभरही जगू शकत नाही माझी प्रिया जेथे तुला भेटली त्या देशाला मलाही घेऊन चल तीची वार्ता मिळाल्याने आता क्षणभरही मला राहवत नाही माझी ती सुंदरी सती किती भित्री ती भयानक घोर राक्षसांच्या मध्ये कशी बरे राहत असेल अंधकारातून बाहेर पडलेल्या शरद ऋतूतील प्रकाशमान चंद्रासारखे तिचे वदन मेघाने झाकलेल्या चंद्राप्रमाणे यावेळी झो शोभत नसेल हनुमाना सीता काय म्हणाली ते मला जसेच्या तसे सांग तेवढ्यावरच मी आता औषधाने रोगी जगावात असा जगेल माझी सुंदर मधुर दिसणारी मधुर बोलणारी माझ्या वतून असलेली प्रिया काय बरे म्हणाली ते हनुमानामाला सांग फार फार दुःख तिच्या वाट्याला आले कसे बरे जानकी जिवंत राहत असेल सुंदरकांडाचा सहासष्टावासर्ग समाप्त